अध्याय दुसरा भगवंतांचा गर्भप्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती श्रीशुक म्हणतात बलवान कंसाने जरासंधाच्या सहाय्याने प्रवासूर बकासूर चाणूर तृणावर्त अघासूर मुष्टीक, अरिष्टासूर द्विध पुतना केशी धेनुक बाणासूर भौमासूर इत्यादी पुष्कळ दैत्य आणि राजे यांना हाताशी धरून तो यादवांचा स्मार करू लागला तेव्हा ते भयभीत होऊन कुरू पंचाल केकय शाल्व विदर्भ निषद विदेह आणि कौशल या देशात जाऊन राहिले काही नातलग वरवर त्याच्या मनासारखे वागून त्याची सेवा करीत राहिले कंसाने जेव्हा एक एक करून देवकीची सहा मुलं मारली तेव्हा देवकीच्या सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्री शेष ज्यांना आनंद असेही म्हणतात ते आले त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला पण कंसाचे यालाही मारी या भीतीने दुःखही झाले मलाच आपले सर्वस्व मानणारे यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून विश्वात्मा भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली देवी कल्याणी तू गोकुळात जा गौरी आणि गाई यांनी तो प्रदेश सुशोभित झालेला आहे तिथे नंदाच्या गोकुळात वसुदेवांची पत्नी दोहिणी राहत आहे त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भीतीने गुप्त जागी राहत आहेत सध्या माझा शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिलेला आहे त्याना तिथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव हे कल्याणी नंतर मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईन आणि तू नंद यशोदेच्या ठिकाणी जन्म घे सर्व वर देण्यास समर्थ असणाऱ्या तुला माणसे आपल्या सर्व कामना पूर्ण करणारी समजून धूप दीप नैवेद्य इत्यादी अर्पण करून तुझी पूजा करतील लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील आणि तुला दुर्गा भद्रकाली विजया वैष्णवी कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्या माया नारायणी ईशानी शारदा अंबिका इत्यादी अनेक नावे ठेवतील देवकीच्या गर्भातून काढून टाकल्यामुळे शेषाला लोकजगात संकर्षण म्हणतील तो लोकरंजन करणारा असल्यामुळे त्याला राम म्हणतील आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे बोल सुद्धा म्हणतील जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली तेव्हा योगमायने जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधारी मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून ती पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसेच तिने केले जेव्हा योगमायेने देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला तेव्हा तिथील लोक दुःखी देवकीचा गर्भपात झाला असे म्हणू लागले भक्तांना अभय देणारे विश्वरूप भगवान वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले भगवंतांचे तेज धारण केल्यामुळे वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी झाले त्यांना पण लोकांचे डोळे दिपून जात त्यांना कोणीही जिंकू शकत नव्हते जगाचे मंगल करणाऱ्या सर्वात्मक आणि आत्मरूप भगवंतांच्या अंशाला वसुदेवांनी मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते त्याचप्रमाणे देवकीने विशुद्ध मनानेच त्यांना धारण केले येथे भौतिक शरीराचा कोणताही संबंध नव्हता घड्यामध्ये बंद केलेला दिव्याचा प्रकाश किंवा आपली विद्या दुसऱ्याला न देणाऱ्या गर्विष्ट ज्ञानाच्या श्रेष्ठ विद्येचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही त्याचप्रमाणे कंसाच्या कारागृहात बंद असल्यामुळे देवकीचा सुद्धा प्रभाव जगन निवास तिच्यामध्ये राहत असूनही लोकांना जाणवला नाही हा आनंद बाहेर प्रगट न करता देवकी अंतर्मनातच तो अनुभवत होती देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झाले होते तिच्या चेहऱ्यावर पवित्र हास्य होते आणि तिच्या शरीराच्या कांतीने कारागृह झगमगत होते पंसाने जेव्हा तिला पाहिले तेव्हा तो मनात म्हणू लागला की यावेळी माझे प्राण घेणारे विष्णूच हिच्यात राहिलेले आहेत कारण यापूर्वी कधीही देवकी अशी मला दिसली नाही आता या याबाबतीत मला लवकरात लवकर काय केले पाहिजे देवकीला मारणे तर उचित होणार नाही कारण स्वार्थासाठी वीर पुरुष आपला पराक्रम कलंकित करीत नाही शिवाय ती स्त्री असून माझी बहीण आहे तसेच गर्भवती आहे हिला मारल्याने माझी लक्ष्मी आणि आयुष्य तात्काळ नष्ट होऊन जाईल आणि माझी कायमची अपकिर्ती होईल जो अत्यंत क्रूरपणे वागतो तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्याशाप देतात इतकेच नव्हे तर तो, तो देहाभिमान्यांसाठी योग्य अशा नरकात निश्चितच जातो कौस जरी देवकीला मारू शकत होता तरीसुद्धा तो स्वतःच या अत्यंत क्रूर विचारांपासून परावृत्त झाला आता भगवंतांच्या बद्दल दृढ वैरव बाळगणारा तो त्यांच्या जन्माची वाट पाहू लागला भगवत सान्निध्यामुळेच त्याचे दुष्टविचार मावळले तो उठता बसता खातापिता जागेपणी झोपेत आणि चालता फिरताना नेहमी श्रीकृष्णांचाच विचार करीत असे त्यामुळे त्याला सारे जगच श्रीकृष्णमय दिसत असे भगवान शंकर ब्रम्हदेव सर्व देवता आणि नारदा ऋषी तिथे आले आणि श्रीहरेंची सुती करू लागले प्रभू सत्य सत्यसंकल्प आहात सत्य हेच आपल्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे सृष्टीच्या पूर्वी प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्ही वेळी आपणच सत्य असता म्हणूनच असत्यसृष्टी सत्य वाटते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश या पाच भासमान सत्यांचे आपणच कारण आहात आणि अंतरयामी रुपाने त्यामध्ये विराजमान सुद्धा आहात आपण या दृश्यमान जगाचा आधार आहात आपणच मधुरवाणी आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात भगवन आपण केवळ सत्य स्वरूपच आहात आम्ही सर्वजण आपल्याला शरण आलेलो आहोत हा संसार एक सनातन वृक्ष आहे एक प्रकृती ही या वृक्षाचा आधार आहे सुख आणि दुःख ही याला दोन फळे आहेत सत्व रज आणि तम ही तीन मुळे आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार रस आहेत कान त्वचा नेत्र जीव आणि नाक हे याला जाणण्याचे पाच प्रकार आहेत उत्पन्न होणे स्थिर असणे वाढणे बदलणे क्षय होणे आणि नष्ट होणे हे याचे सहा स्वभाव आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र असे सात धातू या वृक्षाच्या साली आहेत पंचमहाभूते मन बुद्धी आणि अहंकार या आठ फांद्या आहेत याला मुख डोळे कान नाग गुद शिस्न अशी नऊ द्वारे म्हणजे ढोली आहेत प्राण अपान व्यान उदान समान नाग कूर्म, कृकल देवदत्त आणि धनंजय हे दहा प्राण ही याची दहा पाने आहेत या संसार रूप वृक्षावर जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी आहेत या संसार रूप वृक्षाच्या उत्पत्तीचा आधार एकमात्र आपणच आहात आपल्या मध्येच त्याचा प्रलय होतो आणि आपल्या कृपेने त्याचे रक्षण सुद्धा होते ज्यांचे चित्त आपल्या मायने झाकले गेलेले आहे तेच उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणाऱ्या ब्रह्मदेव इत्यादी देवांना अनेक रूपांमध्ये पाहतात ज्ञानी नव्हेत केवळ आत्मस्वरूप आत्मा असून चराचर जगाच्या कल्याणासाठीच अनेक रूपे धारण करतात आपली ती रुपे विशुद्ध सत्वमय असून ती संतांना सुख देणारी आणि दुष्टांचे अकल्याण करणारी असतात हे कमलनेत्र सर्व पदार्थ आणि प्राण्यांच्या स्वरूप आपल्या रुपात पूर्ण एकाग्रतेने आपले चित्त लावू शकणारे आणि आपल्या चरणकमलरूपी जहाजाचा आश्रय घेऊन या संसारसागराला वासराच्या खुराने पडलेला खड्डा ओलांडावा तसे सहजपणे पार करणारे लोक विरळच होत संतांनी हाच मार्ग पत्करला आहे हे प्रकाश रूप परमात्मन आपले भक्त जगाचे खरे हित असतात ते स्वत या भयंकर आणि पार करता येण्यासारख्या संसारसागराला आपल्या चरणकमलांच्या नौकेने पार करतातच परंतु इतरांच्या कल्याणासाठी ती इथेच ठेवतात कारण आपण भक्तांवर अनुग्रह करणारेच आहात हे कमलनयन जे लोक आपल्या चरणकमनांना शरण येत नाहीत तसेच आपल्याबद्दल ज्यांच्या मनात भक्ती नाही त्यांची बुद्धी सुद्धा शुद्ध होत नाही ते स्वतःला खोटेखोटेच आपण मुक्त आहोत असं मानतात त्यामुळे उत्तम कूळ तपश्चर्या ज्ञान इत्यादी साधने प्राप्त होऊन सुद्धा कोणताही प्रकार एका होईना मोक्षपदाच्या जवळ पोहोचले तरी तिथून त्यांचे पतन होते परंतु हे माधवा ज्यांचे आपल्या चरणांवर निम प्रेम आहे असे आपले भक्त कधीही मोक्षाच्या मार्गापासून ढळत नाहीत कारण हे प्रभू आपण त्यांचे रक्षण करत असल्यामुळे हे विघ्नकर्त्यांच्या डोक्यावर पाल ठेवून निर्भयपणे विहार करतात आपण जगाच्या स्थितीसाठी सर्व प्राण्यांचे कल्याण करणारे विशुद्ध सत्वमय मंगल रूप धारण करतात ते रूप प्रगट होण्यानेच आपल्या भक्तांना वेद कर्मकांड अष्टांगयोग तपश्चर्या समाधी इत्यादी साधनांनी ते रूपाचा आधार घेऊन आपली आराधना करता येते हे प्रभु, आपले हे विशुद्ध सत्वमय स्वरूप जर नसेल तर अज्ञान आणि त्यामुळे उत्पन्न होणारी भेदबुद्धी नष्ट करणारे प्रत्यक्ष ज्ञान कुणालाही होणार नाही तीन गुणही आपलेच आहेत आणि आपल्यामुळेच ते प्रकाशित होतात परंतु या गुणांच्या प्रकाशात आपले स्वरूपाचे फक्त अनुमानच बांधता येते हे भगवन मन आणि वेदवाणी यांच्या योगाने आपल्या स्वरूपाचे केवळ अनुमान करता येते कारण आपण त्यांचे साक्षी आहात म्हणून आपले गुण जन्म आणि कर्म यामुळे आपल्या नाम आणि रूपाचे निरूपण करता येत नाही तरी सुद्धा आपले भक्त उपासनेने आपला साक्षात्कार करून घेतात जो मनुष्य आपल्या मंगल नामांचे आणि रूपांचे श्रवण कीर्तन स्मरण आणि ध्यान करतो तसेच आपल्या चरणकमलातच आपले चित्त गुंतवून ठेवतो त्याला पुन्हा जन्माला यावे लागत नाही हे, हे हरे आपल्या भाग्यामुळे सर्वेश्वर अशा आपल्या अवताराने आपल्या चरणरूप पृथ्वीचा भार नाहीसा झाला प्रभू आम्हाला आपल्या सुंदर चरण कमलांनी विभूषित झालेली पृथ्वी पाहायला मिळाली आणि आपल्या कृपेने स्वर्गलोकही कृतार्थ झालेला पाहायला मिळणार हे आमचे केवढे सौभाग्य हे प्रभु, आपण अजन्मा असून जन्म घेता याचे कारण ही आपली एक लिला आहे असेच आम्हाला वाटते कारण हे नित्यमुक्त जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय हे आपल्यावर अज्ञानामुळे आरोपित केले जातात प्रभू आपण जसे अनेक वेळा मच्छ, हयग्रीव कूर्म, नृसिंह वराह हंस राम परशुराम आणि वामन अवतार धारण करून आमचे आणि तिन्ही लोकांचे रक्षण केलेत त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा पृथ्वीचा भार हलका करावा हे यदुश्रेष्ठ आम्ही आपल्या चरणानं वंदन करीत आहोत हे देवकी माते आपल्या उदरामध्ये आम्हा सर्वांचे कल्याण करण्यासाठी स्वत भगवान पुरुषोत्तम आपल्या शक्तींसह आलेले आहेत ही मोठी भाग्याची गोष्ट आहे आता आपण मृत्यूच्या दारी असलेला कंसाला भ्यु, अजिबात भिवू नका आपला पुत्र यदुवंशाचे रक्षण करीत श्री शुक म्हणतात परीक्षिता ब्रह्मदेवादी देवांनी ज्यांच्याविषयी निश्वितपणे काही सांगता येत नाही अशा भगवंतांची अशी स्तुती केली आणि ति स्वर्गाकडे गेले। अध्याय दुसरा समाप्त